अध्याय तीनशे दहावा याज्ञवल्क्य जनक संवाद आठ प्रकारच्या सृष्टीचे वर्णन युधिष्ठिर विचारतो धर्म व अधर्म संशय जन्म व मृत्यू पाप व पुण्य यापासून मुक्त असलेले तसेच नित्य शिव नित्य अभय अक्षर अव्यय निर्दोष व नित्य आयासवर्जित असे जे काही आहे ते काय ते आपण कृपा करून सांगावे भीष्म सांगतात युधिष्ठिरा या तुझ्या प्रश्नाला उत्तरादाखल याज्ञवाल्क्य व जनक यामध्ये झालेल्या या संवादाचा प्राचीन इतिहास तुला मी सांगतो जनककुलोत्पन्न महाकीर्तिमान दैवराती देवराताचा पुत्र सर्व प्रश्नांचे मर्मज्ञांमध्ये अध्वर्यू असलेल्या ऋषीश्रेष्ठ याज्ञवाल्क्याला प्रश्न विचारला जनक म्हणाला हे विप्रसे इंद्रिय किती प्रकारची आहेत प्रकृती किती सांगितल्या आहेत अव्यक्त परब्रह्मते काय व त्याहून श्रेष्ठ अशी कोणती गोष्ट आहे त्याचप्रमाणे हे, हे विप्रवर या उत्पत्ती कशाला म्हणायचे आणि प्रलय व कालसंख्या या शब्दाने काय ध्वनित होते हे आपल्या अनुग्रहाची लालसा धरणाऱ्या मला समजून सांगा या गोष्टी मला कळत नसल्यामुळे मी आपणास हा प्रश्न केला आहे आपण ज्ञानाचे भांडार आह तेव्हा हे सर्व अगदी संशय न राहील अशा रीतीने आपणाकडून ऐकण्याची माझी इच्छा आहे याज्ञ सांगतात हे राजा तुझे जे विचारले आहेस त्याचे उत्तर ऐक मी तुला योगशास्त्राचे व विशेषेकरून सांख्यशास्त्राचे ज्ञान सांगतो वस्तुत तुला माहीत नाही असे काही नाही तथापि तू मला विचारले आहेस आणि प्रश्न झाला असता त्याचे उत्तर ज्ञात्याने दिलेच पाहिजे असा त्रिकालाबाधित धर्म आहे म्हणून मी तुला सांगतो आठ तत्वांना प्रकृती अशी संज्ञा दिलेली आहे व सोळा तत्वांना विकार असे म्हणतात अध्यात्मशास्त्र प्रवीण हे अव्यक्त महत् अहंकार पृथ्वी वायू आकाश अप व पाचवे महाभूत तेज या पाच तन्मात्रा अशा आठ प्रकारच्या प्रकृती आहेत असे म्हणतात या आठ प्रकृती झाल्या आता विकार कोणते ते आई श्रोत्र त्वचा नेत्र जिव्हा पाचमे इंद्रिय नासिका तसेच शब्द स्पर्श रूप रस गंध आणि वाणी हस्त पाद गुद व उपस्थ हे पंधरा विकार यात हे राजेंद्रा पंचमहाभूतातून उत्पन्न होणारे शब्दादी दहा यांना विशेष अशी संज्ञा आहे कारण त्यांना विकारांतरांचे कारण नसते तसेच हे मिथिलाधिपा बुद्धी वगैरे पंचज्ञानेंद्रियांना सविशेष अशी संज्ञा आहे अध्यात्मज्ञाते मन हा सोळावा विकार कल्पतात तत्वज्ञानी विद्वानांचा व अभिप्राय असाच आहे हे राजा आद्यक्तापासून महान आत्म्याची उत्पत्ती होते विद्वज्जन या उत्पत्तीला प्रकृतीसंबंधीची पहिली सृष्टी असे मानतात हे नृपाला महत्त्वापासून अहंकाराचा उद्भव होतो व त्याला दुसरी सृष्टी म्हणतात बुद्धी हे या सृष्टीचे मुख्य तत्व आहे अहंकारापासून भूतगडात्मक असे मन उत्पन्न होऊन अहंकारिक नामक तिसरी सृष्टी निर्माण होते मुख्य घटक मजे पंचमहाभूत शब्दादी गुण मनापून पंचमहाभूत जन्म है राजा हि चौथी सृष्टि अण पंचमहाभूत विचार करे शब्द स्पर्श रूप रस गंध यांची पांचवी भौतिक सृष्टि कलपित श्रोत्र त्वचा नेत्र जिव्हा व पाचवी नाशिका यांची सहावे प्रकारची सृष्टी शास्त्राकाराने मानली असून ती बहुचिंतात्मक म्हणजे मानस सृष्टी होय हे राजा श्रोत्रादी इंद्रियानंतर कर, कर्मेंद्रियांची सातवी सृष्टी होय वर वाहणारा प्राणवायू व इकडे तिकडे म्हणजे तिर्यक वाहणारे अन्यवायू यांची हे राजा आठवी आर्जकसंज्ञक सृष्टी होय नंतर खाली वाहणारे व खालील भागात इकडे तिकडे वाहणारे वायू यांची नववी सृष्टी आहे हिलाही आर्जकवक सृष्टी हे, ही हे नाव आहे या प्रकारे नऊ प्रकार याप्रमाणे नऊ प्रकारची सृष्टी व चोवीस तत्वे श्रुतीत निर्दिष्ट केलेली तुला सांगितली आता पुढे महात्म्यांनी या गुणांनीची तत्वतः विशद केलेली कालसंख्या मजपासून ऐक ओम तत्स